दिगंबर अच्छा जर भौतिक विद्यनाची उन्नती झाली नसती तर तुम्ही लोक सुखाने जीवन निर्वाह भजन कसे काय करू शकला असता म्हणूनच तुम्हा लोकांनाही जड उन्नतीसाठी प्रयत्न करायलाच हवेत अद्वैतदास प्रवृत्तीनुसार प्रत्येक मनुष्य भिन्न भिन्न प्रकारे प्रयत्न करीत असतो परंतु सर्व ईश्वर त्या प्रयत्नांच्या फळास यथायोग्य इतर मनुष्यात वाटून टाकतो दिगंबर प्रवृत्ती कुठून येते अद्वैतास पूर्वकर्मजन्य संस्कारांनी प्रवृत्ती उत्पन्न होते ज्यांचा भौतिक संबंध जितका सखोल असेल ते भौतिक ज्ञान आणि भौतिक ज्ञानातून उत्पन्न शिल्प आदी कार्यांमध्ये तितकेच निपुण असतात ते जे काही निर्माण करतात ते सर्व काही वैष्णवांच्या कृष्णसेवेचे उपकरण बनून त्यांचे उपकारच करतात याविषयी वैष्णवास वेगळी सेवा करण्याची काहीच आवश्यकता नसते पहा सुतार आधी कारागीर धन मिळवण्यासाठी सिंहासनाचे निर्माण करतात गृहस्थ वैष्णव त्या सिंहासनावर श्रीविग्रहांची स्थापना करतात मदमाशा आपापल्या प्रवृत्तीनुसार मधगोळा करतात त्यास मधास भक्तजन भगवंताच्या सेवेत अर्पण करतात संसारात सगळेच परमार्थाकरिता कर्म करीत नाही उलट ते भिन्न भिन्न प्रवृत्तींद्वारे चलित होऊन कर्मात प्रवृत्त होतात मनुष्याच्या प्रवृत्ती उच्च नीच या भेदाने नाना प्रकारचे असतात नीच मनुष्य नीच प्रवृत्तीचे अवलंबून करून नाना प्रकारची कार्य करतात ती समस्त कार्ये उच्च प्रवृत्तीच्या कार्यांची सहाय्यता करतात अशा प्रकारे श्रेणी विभागाने जगतचक्र खूप सुंदरतेने चालले आहे जडीय विज्ञानास आश्रय मानणारे कर्मी पुरुष जड प्रवृत्तीद्वारे चलित होऊन ज्या ज्या कर्माचे अनुष् अनुष्ठान करतात ती सगळी कर्मे वैष्णवांच्या परमार्थासाठी अर्थात चितप्रवृत्तीसाठी सहाय्यक असतात भौतिक विज्ञानवादी हे जाणत नाहीत की आपल्या संशोधनाने ते वैष्णवांवर उपकारच करतात ते तर विष्णू मायेद्वारे मोहित होऊन त्या कर्मात प्रवृत्त होतात म्हणूनच संपूर्ण जगत अज्ञात रूपात वैष्णवांचे से सेवकच असते दिगंबर विष्णू कोणास म्हणावे अद्वैतदास मार्कंडेय पुराणागत चंडी महात्म्यात महामाया हरे हे शक्तिरिय या समोहितम जगत इत्यादी ज्यांच्या संबंधी म्हटले गेले आहे त्याच विष्णू माया आहेत दिगंबर आम्ही ज्यांना माता निस्तारणी म्हणतो त्या कोण आहेत अद्वैतदास त्या विष्णू आहेत दिगंबर आपले तंत्रशास्त्राचे पुस्तक उघडत म्हणाले हे पहा माझी माता चैतन्य रुपिणी इच्छामयी त्रिगुणातिता त्रिगुणधारिणी रूपात वर्णिली गेली आहे तुमची विष्णू माया निर्गुणा नाही। मग तू माझ्या मातेस आणि विष्णू मातेस एक कसे कसे केलेस वैष्णवांची हीच गोष्ट मला मुळीच आवडत नाही तुम्ही लोक मोठे अंधविश्वासू असता अद्वैतदास बंधू दिगंबरा रागवू नकोस खूप दिवसांनी भेटलायस मी तुला आनंदी करू इच्छितो विष्णू माया म्हटल्याने काय दोष लागणार आहे भगवान परम परमचैतन्य आणि समस्त ईश्वरांचे ईश्वर आहेत आणि सर्व त्यांच्या शक्ती आहेत शक्ती म्हटल्याने कुठल्या वस्तूचा बोध होत नाही शक्ती वस्तूचा धर्म आहे शक्ती सगळ्यांचे मूळ मानणे तत्त्वविरुद्ध आहे शक्ती वस्तूपासून कधीही वेगळी राहू शकत नाही कुठल्या चैतन्य स्वरूप वस्तू पुढे स्वीकारल्याशिवाय केवळ शक्तीस मानणे आकाश निरर्थक असते वेदांत भाष्याचे कथन आहे शक्ती शक्ती मतोरात शक्ती आणि शक्तिमान भिन्न नाहीत शक्ती कुणी वेगळी वस्तू नाही वस्तू आहे शक्तिमान पुरुषाच्या शक्ति इच्छेच्या अधीन गुण वा धर्म आहे जोपर्यंत ही शक्ती शुद्ध चैतन्य वस्तूचा आश्रय होऊन आपल्या कार्याचा परिचय देते तोपर्यंत त्या शक्तीस शक्तिमान वस्तूपासून अभेद जाणून चैतन्य रूपिणी इच्छामयी आणि त्रिगुणातिता म्हणण्यात कुठली आहे शक्तीमध्ये अभाव असतो ती पुरुषाच्या इच्छेने चालण्याची शक्ती तर आहे परंतु तुझी इच्छा झाल्यावरच ही शक्ती कार्य करते शक्ती चालते आहे म्हटल्याने शक्तिमानाच्या चालण्याचा बोध होतो शब्दाचा व्यवहार केवळ रूपक मात्र असतो भगवंताची शक्ती एकच आहे ती शक्ती वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकाशित होते या भिन्न भिन्न प्रकाशांची भिन्न भिन्न नावे आहेत चितकार्यात ती चितशक्ती म्हणविली जाते आणि अचित अर्थात जड तीच जडशक्ती वायाशक्ती या नावाने परिचित आहे परास्य शक्तीर विविध व श्रुयते सत्व रज आणि तम या त्रिविध गुणांना धारण करणाऱ्या शक्तीस जडशक्ती म्हणतात ब्रह्मांडांची सृष्टी आणि लय करणे ही दोन्ही कार्य याच जड़ शक्तीची आहेत याच शक्तीस पुराणात आणि तंत्रामध्ये विष्णू माया महामाया आणि माया आदी अनेक नामांनी निर्देशित केलेले आहे रूपकाच्या रूपात या शक्तीच्या विविध क्रियांचे वर्णन आढळते जसे विधी हरिहराच्या हरिहराचे यापासून निर्माण होणे तथा यांच्याद्वारे शुंभ आणि निशुंभाचा वध करणे जीव निमग्न राहतो तोपर्यंत तो तो, तो या शक्तीचे आधी हो आधीन असतो जीवांचे शुद्ध ज्ञान उदित झाल्यावर मुक्त होऊन जातात त्यावेळी जीव चितशक्तीच्या आधीन राहून चिदानंदाचा उपभोग करतात दिगंबर तुम्ही लोक कुठल्या शक्तीच्या आधीन आहात की नाही अद्वैदास हो आहोत ना आम्ही जीवशक्ती आहोत मायाशक्तीच्या बंधनातून मुक्त होऊन आता चितशक्ती श्रीमती राधाराणीच्या आधीन आहोत दिगंबर मग काय तुम्ही लोक शाक्त आहात अद्वैतदास हो वैष्णवजन खरे शाक्त आहेत आम्ही लोक चितशक्ती स्वरूपिनी श्री राधिकेच्या आधीन आहोत त्यांच्या आश्चय राहून आम्ही लोक कृष्ण भजन करीत असतो म्हणून मग आम्हा लोकांसारखे दुसरे कोणी शाक्त आहेत का यथार्थ शाक्तच वैष्णव आहेत आम्ही यात परस्पर काहीच भेद मानत नाही चितशक्तीचा आश्रय घेतल्यानंतर ज्यांची केवळ मायाशक्तीप्रती श्रद्धा असते ते शाक्त असूनही वैष्णव नाहीत अर्थात ते, ते केवळ विषयी असतात नारद पंचरात्रात दुर्गादेवीचे कथन आहे तव वक्षसी राधह रासे वृंदावने वणे अर्थात वृंदावन नामक वनात मी चितस्वरूपात तुमच्या वक्षस्त विहार करणारी श्री राधिका आहे दुर्गा देवीच्या वाणीतून हे स्पष्ट प्रतीत होते की शक्ती दोन नाही एकच आहे तीच शक्ती चितस्वरूपात श्री राधका राधिका आणि जड स्वरूपात जडशक्ती महामाया आहे विष्णू मायाच निर्गुण अवस्थेत चितशक्ती आणि सगुण अवस्थेत जडशक्ती आहे दिगंबर तू म्हणालास की तू जीवशक्ती आहेस ते कसे अद्वैतदास श्रीपो अनलो अहंकार विन्ना वायुखुर रष्टधाम भिन्ना प्रकृतीरष्टमरमेय मिस्तम्याकृती विधी मे पराम जीवभूता महाभाव धार्य धार्यते जगत ए भूतानी सर्वानी त्युपधारय अहम कृतसन्यम जगत प्रभ प्रलयस्तता अर्थात पृथ्वी जल अगनी, वायू, आकाश मन बुद्धी आणि अहंकार या आठ प्रकारच्या माझ्या अपरा अर्थात जड प्रकृती आहेत जड मायेच्या अधिकारात हेच आठ विषय आहेत या जडप्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आणि पृथक माझी जीवस्वरूपा आणखीन एक प्रकृती आहे ज्याद्वारे हे जड जगत समजले अथवा पाहिले जाऊ शकते दिगंबर तो भगवतगीतेचे महात्म्य ऐकले आहेच काय हा ग्रंथ समस्त शास्त्रांचे सार आहे आणि सर्व प्रकारच्या विवादांची मीमांसा करणारा आहे यात हे या प्रतिपादित केलेले आहे की जीवतत्व जड जगापेक्षा तत्त्वत एक पृथक तत्व आहे आणि ते तत्व देखील भगवंताची एक प्रकारची शक्ती आहे त्याच तत्त्वविद पुरुष तटस्थाशक्तीसुद्धा म्हणतात ही तटस्था अर्थात जीवशक्ती जडशक्तीपेक्षा श्रेष्ठ आणि चितशक्तीपेक्षा लघु असते म्हणूनच प्रत्येक जीव श्रीकृष्णाची शक्ती आहे दिगंबर कालिदास तू भगवद्गीता पाहिली आहेस का अद्वैतदास हो मी खूप पूर्वीच ग्रंथ वाचला आहे दिगंबर त्यातील तत्वकथा कशा आहेत अद्वैतदास बंधू बंधू दिगंबरा मनुष्य जोपर्यंत साखर खात नाही तोपर्यंत तो, तो गुळाचीच अधिक प्रशंसा करतो दिगंबर बंधू हा तर तुझा अंधविश्वास आहे देवी भागवत आणि देवीगीतेचा सर्वजण आदर करतात केवळ तुम्ही लोकच या दोन ग्रंथाचे नाव देखील ऐकू इच्छित नाही अद्वैतदास तू देवीगीता वाचली आहेस का दिगंबर खोटे का बोलू मी अजूनपर्यंत वाचली नाही मी त्या दोन्ही ग्रंथाची प्रतिलिपी दुसरी प्रत करण्याकरिता गेलो होतो परंतु ते मिळालेच नाहीत अद्वैतदास तू जे ग्रंथ वाचले नाहीस ते चांगले आहेत व वाईट हे तू कसे सांगू शकतोस मग हा अंधविश्वास माझा आहे की तुझा दिगंबर बंधू मी लहानपणापासूनच काहीसे घाबरतो तू खूप बडबड्या स्वभावाचा आहेस आणि आता तर वैष्णव होऊन अधिकच बडबड्या झाला आहेस मी जे काही बोलतो त्याला तू काठश देतो आहेस अद्वैतदास मी तर एक दिनहीन मूर्ख माणूस आहे परंतु मी व्यवस्थित समजलो की वैष्णवधर्माव्यतिरिक्त कुठलाच कुठलाच दुसरा शुद्ध धर्म नाही तू सदैव वैष्णवांचा द्वेष करीत आला आहेस आणि अशा प्रकारे आपल्या कल्याणपथास मुकला आहेस दिगंबर काहीसे रागवून म्हणाले मी इतके साधन साधनभजन करतो तरीही तू म्हणतोस की मी आपल्या कल कल्याणाच्या मार्गाला मुकलो म्हणून मग काय इतके दिवसापर्यंत मी घोड्यासाठी गवत कापत होतो येथे पहा या तंत्रसंग्रहाकरिता काय कमी परिश्रम घ्यावे लागले तू तर सभ्यता आणि विज्ञानाची निंदा करून वैष्णवपणच श्रेष्ठ म्हणशील अशा दशेत मी करू तरी काय शकतो सभ्य समाजात पहा लोक कोणाच भला म्हणतात ते अद्वैतदास मनोमन कुसंग तूर असेल तरच ठीक मोठ्याने किंवा स्पष्टपणे बरं बाबा तू तु मेल्यानंतर तुझे सभ्यता आणि तुझे विज्ञान तुझ्या काय कामाचे दिगंबर कालिदास तू सुद्धा अगदी विचित्र माणूस आहेस मेल्यानंतर मागे काही राहते का, का। जोपर्यंत संसारात जिवंत आहे तोपर्यंत भरपूर खा पिया आणि मजा करा तसेच यश प्राप्त करा मद्य मास, मत्स्य मुद्रा आणि मैथुन या पाच मकारांद्वारे आनंदाचा उपभोग करा मृत्यूच्या वेळी जेथे ज्या अवस्थेत असायला हवे माता निस्तारणी तेथेच तशी व्यवस्था करेल मृत्यू होईल हे जाणून आतापासूनच का कष्ट सहन करायचे जेव्हा पंचभूत पंचभूतांमध्ये विलीन होतील तेव्हा त्यावेळी तू कुठे हा संसारच योगमाया महामाया आणि माया, माया आहे तीस तुला सुख देते आणि मृत्यूनंतर सुद्धा हीच तुला मुक्ती प्रदान करेल शक्ती व्यतिरिक्त आणखीन काहीच नाही शक्तीपासून उपजला आहे मिळून जाशील म्हणूनच शक्तीची सेवा कर विज्ञानात शक्तीचे बहा प्रयत्न करून आपल्या योग्य बळाची उन्नती कर शेवटी त्या अव्यक्ती शक्ती व्यतिरिक्त आणखीन काहीच नाही न जाणू तुम्ही लोकांनी कुठून चैतन्य पुरुषाची काल्पनिक गोष्ट शोधून काढली आहे आणि त्या गोष्टीवर विश्वास ठेवून या लोकात तर कष्ट भोगतच आहात पर लोकातही आम्हा लोकांपेक्षा अधिक सुखी होऊ शकाल अथवा नाही हे सांगता येत नाही पुरुषाची काय काम आहे पुरुषाशी काय काम आहे शक्तीची आराधना करा शक्तीतच लीन होऊन नित्य अवस्थित अवस्थित राहशील अद्वैतदास बाबा तू तर जडशक्ती घेऊनच मुग्ध झालास जर चैतन्य पुरुष आहे तर मेल्यानंतर तुझे काय होणार सुख कशास मनायचे, उत्तर आहे मनाच्या समाधानानेच मनाच्या समाधानाचेच नाव सुख ना आहे समस्त भौतिक सुखांना त्यागून मी संतोषरूपी सुखाचा भोग करतो आहे यानंतरही काही उरत असेल तर तेही ते माझेच आहे तुला समाधान नाही कितीही भोग करत राहिले तितकीच भोगाची तृष्णा वाढतच जाते खरी गोष्ट तर ही आहे की सुख काय आहे हे तू अद्याप समजू शकला नाहीस केवळ सुख सुख ओरडून ओरडून एक दिवस पतनाच्या खड्ड्यात जाऊन पडशील दिगंबर माझे जे काही व्हायचे असेल तर ते होईलच परंतु तू भद्र समाजाचा त्याग का केलास अद्वैतदास मी भद्र समाजाचा त्याग नाही केला उलट त्याच प्राप्त केले आहे आणि अभद्र संघाचा आता परित्याग करण्याचा प्रयत्न करतो आहे दिगंबर अभद्र संघाचा अर्थ अद्वैतदास रागावू नकोस एक मी सांगतो यावत ते मायया स्पृष्ट्रमामय कर्मभी तावत भगवत प्रसंगाना संगमो भवे-भवे, अर्थात हे भगवान आपल्या मायेने मोहित होऊन जोपर्यंत कर्मार्गात भटकत राहू तोपर्यंत जन्मजन्मांतरी आम्हास आपल्या प्रेमी भक्तांचा संग प्राप्त होऊ शकणार नाही पुनः हरिभक्तिविलासात असंधिह हो सह संगस्तु न कर्तव्य कदाचन यस्मा सर्व हानी ह्याद हा। हा पातच कर्मी आणि ज्ञानीप्रमाणे स्थितीहीन असत्पुरुषाचा संग करू नये कारण अशा कुसंगाने सर्व प्रकारचे पुरुषार्थ नष्ट होतात अथवा निजगती प्राप्त होते कातेयनाचे वाक्य विलासातून वृद्धत वरम होत वह न नसोर, शौरि चिंता विमुख जनसंवासवेश सम आगे चळून मरीन अथवा पिंजऱ्यात सदा करिता बंद पडून राहीन तरीही कृष्णचिंतन विमुख जनांचा संग करण्याची माझी इच्छा नाही पुनः श्रीमद सत्यम शौच दया मौनम बुद्धिर्य शमो दमो भगवशेती यादया यात संशय शाषु मूढेशु खमस्वसाधुषु संगन कुर्याच्छोच ज्योषित क्रीडामृगेशु ज्याच्या संगाणे सत्यसौच आतील आणि बाहेरील पवित्रता दया वाणी संयम बुद्धी धनसंपत्ती लज्जा यश क्षमा आणि इंद्रियांचा संयम तथा ऐश्वर आदी सर्व सद्गुण नष्ट होऊन जातात अशा अत्यंत शोचनीय स्त्रियांच्या क्रीडा मृग आरशात मूळ आणि देहात्मदर्शी असत्पुरुषांचा संग कधीही करू नये करुड पुराणात अंतर्गतो अपी वेदाना सर्वशास्त्रार्थव्यद्यपि यो नेश्वरे भक्तस्त पुरुषाधमूर्ण वेदांता संपूर्ण वेद वेदांताचे अध्ययन वेद केल्यावरही तथान्य संपूर्ण शास्त्रांचे ज्ञाता असूनही जो सर्वेश्वर श्रीकृष्णाचे भजन करीत नाही त्यास अत्यंत नीच पुरुष समजावयास हवे श्रीमद भागवतात प्रायशितानी नारायण पराणमुखम न निष्पुणतीन राजेंद्र सुरा कुंभमी ज्या प्रकारे अनेक नद्यांच्या पाण्याने धुऊनही दारूचा घडा पवित्र होत नाही प्रकारे मोठी मोठी प्रायशी ते वारंवार केल्यानेही भगवत विमुख मनुष्यास पवित्र करू शकत नाही स्कंद हंती निंदी वेद्वेष्टी वैष्णवानातना निष वैष्णवांना मारणे त्यांची निंदा करणे त्यांचा विद्वेष करणे अभिनंदन न करणे त्यांच्या प्रति क्रोध प्रकट करणे आणि त्यांना पाहून प्रसन्न न होणे ही सहा अधक अधक पतनाची कारणे आहेत दिगंबर या सर्व अर्थसत्संगामुळे जीवांचे कल्याण होऊ शकत नाही म्हणून अशा समाजात राहण्याचा काय उपयोग दिगंबर चांगल्या भल्या माणसाशी बोलायला आलो होतो ठीक आहे तू शुद्ध वैष्णवांचा संघ कर मी आता घरी जातो अद्वैतदास मनोमन योग्य मार्गी लागतो आहे आता याच्या थोडे गोड बोलणे योग्य आहे घरी तर जाशीलच परंतु तू माझा बालमित्र आहेस म्हणून तुला सोडण्याची इच्छाच होत नाही कृपा करून इथे आलास आहेस तर थोडा वेळ आणखीन थांबून येथे प्रसाद वगैरे घेऊनच जा दिगंबर कालिदास तुला तर माहीतच आहे की मी खाण्यापिण्याचे खूप पथ्य पाळतो केवळ एकदाच थोडेसे हविषण न खातो निघताना खाऊनच निघालो होतो तुला भेटून खूप प्रसन्न वाटले वेळ मिळाला तर पुन्हा भेटू रात्री थांबू शकत नाही कारण गुरुंनी दिलेल्या पद्धतीनुसार काही क्रिया करावे लागतात आता मी निघायची परवानगी इच्छितो अद्वैतदास ठीक आहे मग निघ तुला नावेपर्यंत सोडायला येतो दिगंबर नको नको त्याची काहीच आवश्यकता नाही तू तुझे काम कर माझ्या बरोबर काही माणसे आहेत असे म्हणत दिगंबर काली संबंधी गाणी गात गात निघून गेले इकडे अद्वैतदास एकाग्र होऊन आपल्या कुटीत नामभजन करू लागले नववा अध्याय समाप्त